योहान अध्याय सोळा मी हे सर्व तुम्हाला सांगितले आहे ते यासाठी की तुम्ही माझ्यावरील विश्वासाविषयी भूलविले जाऊ नये ते तुम्हाला खरे पाहता अशी वेळ येत आहे की जो कोणी तुमचा जीव घेईल त्याला वाटेल की आपण देवाची सेवाच करीत आहोत आणि ते तुम्हाला असे जरूर करतील कारण त्यांना पिता किंवा मी माहीत नाही मी तुम्हाला आता या गोष्टी सांगितले आहेत म्हणून या गोष्टी घडण्याची वेळ येईल तेव्हा मी तुम्हाला त्यांच्याविषयी सावध केले होते हे तुमच्या लक्षात येईल परंतु ज्याने मला पाठविले त्याच्याकडे आता मी जातो तरी तू कोठे जातोस असे तुम्हाला कोणी मला विचारित नाही पण या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत म्हणून तुमचे अंतकरण दुखा ने भरले तरी तुम्हारे खरे तुम्हार हिता है कारण मी गुमारे ना पीन तो धार्मिकता न्यायी जग दो है, है सिद्ध करीन मी पापा विषय संगठन नहीं सहायक करता पवित्र आत्मा त्यांना त्यांची जाणीव करून देईल नीतीमत्वाविषयी मी पित्याकडे जात आहे मी देवाशी प्रामाणिक असण्याचे तो सहाय्य करता पवित्र आत्मा त्यांना पटवून देईल हा सहाय्य करता जगाला न्यायाचे सत्य पटवून देईल कारण या जगाच्या अधिपतीचा सैतान न्याय होऊन चुकला मला आहे मला आणखी पुष्कळ सांगावयाचे आहे तुम्हाला झेपणार नाही इतके सांगायचे आहे पण जेव्हा तो सत्याचा आत्मा येतो तेव्हा तो, तो तुम्हाला सर्व सत्यात मार्गदर्शन करील तो त्याचे स्वतःचे असे काही बोलणार नाही तो जे ऐकतो तेच तो बोले आणि जे अजून या आहे त्याविषयी तो तुम्हाला सांगेल जे माझे आहे त्यातून घेऊन आणि ते तुम्हाला कळवून तो माझे गौरव करील जे सर्व पित्याचे आहे ते माझे आहे या कारणासाठीच मी म्हणालो की आत्मा जे माझे आहे त्यातून घेईल आणि ते तुम्हाला कळविल थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही नंतर थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल त्याच्या शिष्यातील काही जण एकमेकांस म्हणाले तो असे म्हणतो याचा अर्थ काय थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही मग थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल कारण मी पित्याकडे जात आहे ते विचारतच राहिले थोड्या वेळाने याचा अर्थ काय तो काय म्हणत आहे हे आम्हाला समजत नाही येशूने पाहिले की याविषयी त्यांना काही विचारायचे आहे म्हणून तो त्यांना म्हणाला तुम्ही एकमेकांना हे विचारित आहात काय की जेव्हा मी म्हणालो थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही आणि मग थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल मी तुम्हाला खरे सांगतो जग आनंद करीत असताना तुम्ही रडाल आणि शोक कराल तुम्ही दुःखी व्हाल पण तुमचे दुःख आनंदात बदलेल जन्म देणाऱ्या स्त्रीला वेदना होतात कारण तीची वेळ आलेली असते पण जेव्हा बाळ जन्मते तेव्हा ती सर्व वेदना विसरते कारण एक बाळ या जगात जन्म घेते त्याप्रमाणे तुम्हाला आता खरोखर दुःख आहे पण मी तुम्हाला पुन्हा भेटेन आणि तुम्ही आनंद कराल आणि कोणीही तुमचा आनंद हिरावून घेणार नाही त्या दिवशी तुम्ही माझ्याकडे काही मागणार नाही मी खरे सांगतो माझ्या नावाने जे काही तुम्ही मागाल ते माझा पिता तुम्हाला देईल आतापर्यंत तुम्ही माझ्या नावाने काही मागितले नाही मागा म्हणजे तुम्हाला मिळेल आणि तुमचा आनंद परिपूर्ण होईल जरी मी तुम्हाला रुपकाच्या भाषेत या गोष्टी सांगितल्या आहेत तरी मी आणखी अशा प्रकारची भाषा बोलणार नाही पण पन साधेपणाने पित्याविषयी तुम्हाला सांगेन त्या दिवशी तुम्ही माझ्या नावाने मागाल आणि मी तुमच्यासाठी पित्याकडे विनंती करीन असे मी म्हणत नाही कारण पिता स्वतः तुमच्यावर प्रीती करतो कारण तुम्ही माझ्यावर प्रीती केली व माझ्यावर विश्वास ठेवला की मी देवापासून आलो मी पित्यापासून आलो आणि जगात प्रवेशलो आणि आता मी जग सोडत आहे आणि पित्याकडे पुन्हा जात आहे मग येशूचे शिष्य म्हणाले आता तुम्ही स्पष्टपणे बोलत आहात आणि रुपकाची भाषा वापरत नाहीत आता आम्हाला पक्के समजले आहे की तुम्हाला सर्व माहीत आहे आणि तुम्हाला कोणी प्रश्न विचारण्याची सुद्धा आवश्यकता नाही यामुळे आमचा विश्वास बसतो की आपण देवापासून आला आहात येशूने उत्तर दिले आता तुम्ही विश्वास धरून लागला काय पन एत आहे, आली आहे, आली पांगा जब पांग तुम्हारी प्रत्येक जन जाल एक तरी एकटा नहीं कारण मी मैं तुम्हारा गोष्टी संगित मध्य तुम्हारा शांति मिला जगत तुम्हारा त्रास होर धरा मी जगह मत के लिए